पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे माझ्या नावाचा जेजेकार करण्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा दिनांक 17 8 एकोणीशे बावन्न रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेले भाषण जनता दिनांक तेवीस आठ एकोणीसशे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे माझे काही मार्ग यशस्वी झाले काही झालेले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे पंचवीस वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत हो एका व्यक्तीने कधीही कुठेही केलेले नाही हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो ही वस्तुस्थिती आहे माझ्या कार्याची दिशा तीन पद्धतीची होती एक अस्पृश्य समाजात प्रथम स्वस्वाभिमान निर्माण करणे हे कार्य पृथ्वी मोलासे मला वाटले मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता कसा माणुसकी हीन बनला होता याचे मी उदाहरण देतो 20-25 वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती ती भोजने झाल्यावर त्याच्या उष्ट्या पत्रावळ्या गोळ्या करून अस्पृश्य लोक उकरीड्यावरून नेत काही वेळा त्यांच्या त्या उष्ट्या पत्रावयाबद्दल मोठे तंटे माजत असत या अवस्थेत अस्पृश्य समाज होता केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नवे तर तसे मानण्यात तो धन्य माणित होता मानवी अदप पाताची ती कमाल होती मी गेली 25 वर्ष झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्या जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे अन्यायाविरुद्ध जगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे हे काही साधेसुदे काम नाही दोन तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची आपल्याला पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचे सुद्धा काम मिळत नसे आज पंचवीस वर्षानंतर तेथे अस्पृश्य समाजाने मंत्री नऊन बसविला आह तीन तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील 25 वर्षापूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सहारी दारे बंद होती ती मी उघडी करून दिली आहे अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी जगडून स्कॉलरशिप व फ्री मिळवून दिल्या आहेत एवढेच नव्हे तर त्यांना आपले म्हणता असे प्रगतिबाल सिद्धार्थ नावाचे कॉलेज मी त्यांच्यासाठी काढून दिल आहा या कॉलेजात तीन हजार अस्पृश्य विद्यार्थी आह दरवर्षी त्यांना दोन हजार रुपयाच्या स्कॉलरशिप दिल्या जातात त्यांना राहण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढली आहा तसेच औरंगाबादला याच कॉलेजची शाखा उघडली आह चार आता एक गोष्ट करण्याची माझ्या बाबती अपुरी राहिली आहा ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल बांधण्याचा माझा हेतू फार भिन्न आहे मुंबईत तर हॉल आहि नाटके तमाशे खेळ होतात केवळ तशा तर्च्या घरमणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेतू नाही हा हॉल बांधण्यात माझा एक महत्वाचा उद्देश आह अस्पृश्य समाजावर हर घडी स्पृश्य हिंदूकडून खेड्यावर अन्याय होत आह आजच मला एक पत्र आली आहे की औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी ताऱ्याचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्यांचे जीवन असह्य कलिआहे अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यक्ष माझ्याकडे येत आहे ती दुःखे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतात या दुःखाचे निवारण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे पैशाची जरुरी आहे दुसरी गोष्ट ही की या सर्व तक्रारी एकत्र जमावून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा पण या गोष्टी जमणार कशा तेव्हा हा हॉल बांधून झाला तर वर्षाला एक लाख रुपये भाड्याच्या रुपाने आम्हाला मिळतील हे ठिकाण मध्यवर्ती आहे तेव्हा हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल केवळ माझे नाव घेऊन जे जे जेकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मुलाने तुम्ही जटा मी हॉल बांधण्याच्या कार्याला फार मोठे महत्व देतो त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तत्काळ आपल्याला निर्धालन करता येईल तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापड्यातून एक लाख रुपये जमवून पाठवा प्रत्येक गावामधून दहा हजार रुपये जमवा आणि मुंबईला शेड्यूल्ड कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री शांताराम आनाजी उपमाशा यांच्याकडे पाठवा तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरुवात करायची आहे मला एक लाख रुपयांची तूट आहे तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा हजार रुपयेप्रमाणे तालुक्यातून एक एक रुपये जमवून पाठविण्याची कामाला आजपासून लागा